दहावा अध्याय नित्य नित्यधर्म आणि इतिहास अध्यापक हरिहर भट्टाचार्य अग्रद्वीपाचे रहिवासी आहेत त्यांच्या मनात एक शंका आली बऱ्याच जणांकडे चौकशी करूनही त्यांची शंका दूर झाली नाही उलट त्यांचे चित्त अधिकच शुद्ध झाले एकदा त्यांनी अर्कटिला गावाच्या विख्यात अध्यापक श्री चतुर्भुज न्यायरत्नास विचारले महाशय तुम्ही सांगू शकता का की वैष्णवधर्म केव्हापासून प्रचलित झाला हरिहर भट्टाचार्य वैष्णवधर्मात दीक्षित होते घरात भगवान श्रीकृष्णाची सेवापूजा करतात चतुर्भुष भट्टाचार्य न्यायशास्त्राचे प्रकांड विद्वान आहेत जवळजवळ वीसेक वर्षपर्यंत न्यायाचे गंभीर अध्ययन करून आता धर्माप्रती उदासीन झाले होते धार्मिक तंट्याविषयी त्यांना जराही आवड नव्हती केवळ शक्तीपूजेच्या वेळी थोडीशी भक्ती अवश्य दाखवत असत <coughs> त्यांनी हरिहरच्या प्रश्नांचा अर्थ असा लावला की हरिहर वैष्णव धर्माचा पक्ष घेऊन त्यांना बिकट समस्येत गुंतवून टाकत आहे या व्यर्थतंट्यापासून दूर राहणेच योग्य आहे असा विचार करून न्यायरत्न महाशय म्हणाले हरिहर आज पुन्हा असा प्रश्न का विचारित आहेस असा प्रश्न का करीत आहेस तू तर मुक्त मुक्तिवाद पर्यंत वाचले आहेस पहा न्यायशास्त्रात वैष्णव धर्माचा कुठेही काहीच उल्लेख नाही तू असा प्रश्न विचारून मला हर का त्रास देत आहेस हरिहर थोड़े आवेशात येऊन म्हणाला महाशय मी वंश परंपरेने वैष्णव मंत्रा दीक्षित आहे आणि वैष्णव धर्मासंबंधी मला काहीच शंका नव्हती आपण विक्रमपूरच्या तर्कचुडामणीस तर जाणतच असाल ना ते आजकाल वैष्णवधर्म सुखडून फेकण्याकरिता देशविदेशात त्याविरुद्ध प्रचार करीत आहेत आणि त्याबरोबरच खूप धन मिळवत त्यांनी कुठल्या शाक्तप्रधान सभेत घोषणा केली आहे की वैष्णवधर्म अगदीच आधुनिक आहे आणि त्यात काहीच सारतत्व नाही नीचे जातीचे लोकच वैष्णव होतात उच्च जातीच्या लोकांमध्ये धर्माचा आदर नाही त्यांच्यासारख्या मान्यताप्राप्त विद्वान व्यक्तीच्या मुखातून असा सिद्धांत ऐकून आधी तर माझ्या हृदयात थोडी वेदना अवश्य झाली परंतु नंतर विचार करून पाहिल्यावर असे वाटले की बंगालमध्ये श्री चैतन्य देवांच्या आविर्भावापूर्वी कुठेच वैष्णव धर्म नव्हता साधारणतः सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी शक्ती मंत्रांनीच उपासना होत असे आमच्यासारखे दोन चार वैष्णव मंत्राचे उपासक अवश्य होते परंतु शेवटी सगळेच ब्रह्मतवासच लक्ष बनवतात आणि मुक्ती प्रयत्न करतात उक्त वैष्णव धर्माचे पालन करण्यास पंच उपासकांचीही संमती होती परंतु चैतन्य महाप्रभूं नंतर वैष्णव धर्माचे वैष्णव धर्माने एक नवेच रूप धारण केले आहे वैष्णवजन मुक्ती वामांपैकी एकही नाम ऐकणे पसंत करीत नाहीत बघतीच त्यांनी काय समजले आहे मी सांगू शकत नाही आंधळ्या गायींचाही आंधळ्या गायींचा मार्गही वेगळाच असतो हीच म्हण आजकालच्या वैष्णवांमध्ये पूर्णचरितार्थ होत आहे माझा प्रश्न असा आहे की अशा प्रकारचा वैष्णव धर्म आधीपासूनच चालत आला आहे का अथवा चैतन्यदेवांच्या काळी या धर्माने असे रूप धारण केले आहे का न्यायरत्न महाशयांनी पाहिले की हरिहरच्या मनातले भाव तर काही वेगळ्याच प्रकारचे आहेत अर्थात हरिहर कट्टर वैष्णव नाही हे जाणून त्यांचे मुख प्रसन्नतेने उमलले ते म्हणाले हरिहर तू यथार्थच न्यायशास्त्राचा पंडित आहेस तू जो काही विचार केलास त्यास मी अगदी योग्य समजतो आजकाल नवीन धर्माची जी लाट उठली आहे त्या त्याविरुद्ध काहीही बोलण्याचे साहस होत नाही कलियुग आहे आपल्याला सावधानच राहावयास हवे या समयी बरेचसे धनी मणी धनी माणी उच्च कुळाचे सज्जनही चैतन्य प्रवेश करीत आहेत ते आमचा ते आमचा बराच अनादर करतात इतकेच काय तर आपल्याला शत्रूही समजतात मला तर असे वाटते की काही दिवसातच आपला ही नष्ट होईल आता तर तेली तमोली वाणी वकील आधी सगळेच शास्त्रांचे पठन करू लागले आहेत हे पाहून आम्हाला फार कष्ट होतात पहाणा खूप दिवसांपासून ब्राह्मणांनी एक असा धंदाच बनवून ठेवला होता की ब्राह्मणांना सोडून दुसऱ्या वर्णाचे लोक शास्त्र अध्ययन करू शकत नव्हते सगळेच आमची मते मांडण्यास बाध्य असत परंतु आजकाल सर्व जातींचे लोक वष्णो बनून धर्मतत्वाचे विवेचन करतात जागो जागी या लोकांकडून याविषयी आम्हाला अगदी तोंडघशी पडावे लागते निमाई पंडितानेच ब्राह्मण धर्माचा सर्वनाश केला आहे हरिहर तर्क चुडामणीने एकतर पैशाच्या लोभाने असो अथवा एकूण बघून असो जे काही सांगितले आहे ते बरोबरच सांगितले आहे वैष्णवांची बोलणी ऐकून शरीराचा तिळपापड होतो हे आता इथपर्यंत बोलू लागले आहेत की शंकराचारेने मायावाद नामक धर्म सनातन वैदिक धर्म आहे ज्या धर्मास उत्पन्न होऊन अजून शंभर वर्ष पूर्ण झाली नाहीत तोच धर्म आज अनादी झालाय आश्चर्य आहे पूर्वी नवद्वीप जितके उन्नत होते आता तितकेच निस्तानाभूत झाले आहे विशेष करून नवदीपाच्या गादी गाच्या नामक गावी काही वैष्णव आहेत ते पृथ्वीला गवताच्या एका पात्यासारखे समजतात त्या लोकात एक दोन चांगले पंडित पण आहेत ज्यांच्या उत्पादनेच उत सारा देश नेस्तानाभूत झालाय वैष्णवधर्म नित्य मायावाद देवदेवींची पूजा आदी सर्व लोक पावत चालले आहे वर्णधर्म नित्य मायावाद देवदेवींची पूजा आदी सर्व लोक पावत चाललेले आहेत आजकाल लोक श्राद्ध आणि पिंडदान आदी कर्मसुद्धा करीत नाहीत अध्यापकांची उपजीविका चालावी तरी कशी हरिहर म्हणाला महात्मन यावर काही उपाय आहे का ही, ही मायापुरात सहा सात मोठे मोठे ब्राह्मण पंडित आहेत गंगेच्या पलीकडे कुलियाग्रामी सुद्धा अनेक अनेक मोठे मोठे अनेक मोठे मोठे स्मार्थ आणि न्यायिक पंडित आहेत जर सगळ्यांनी मिळून गादी क्छावर आक्रमण केले तर काही फळ प्राप्ती होईल की नाही नायरत्नाने होत उत्तर दिले का नाही खूप काही होऊ शकते परंतु ब्राह्मण पंडितांमध्ये त्यांच्यातही आजकाल बरीच फूट पडली आहे ऐकण्यात येते की बऱ्याच पंडितांनी कृष्णचूडा मणीस अग्रणी बनून गादी गाछातील वैष्णव पंडितांसोबत शास्त्रार्थ केला होता परंतु वैष्णव पंडित वैष्णव पांडित्य प्रतिभेसमोर ते टिकू शकले नाहीत आणि अगदी वाईट पराभव होऊन परतले हरिहर म्हणाला श्रीमानजी आपण आमचे अध्यापक आहात मोठे मोठे अध्यापक आपले विद्यार्थी आहेत आपण लिहिलेल्या न्यायशास्त्राची टीका वाचून मोठे मोठे विद्वान पण फोकेचे शिक्षण प्राप्त करतात जर आपण मनात आणले मनात आणले तर वैष्णवांना बोलता बोलता अगदी सहजासहजी परास्त करू शकता म्हणून आपण एकदा तरी गोद्रुमी चलून या गोष्टीस प्रमाणित करून दाखवा की वैष्णवधर्म अगदीच आधुनिक आणि अवैदिक धर्म आहे आपल्या या कार्याने ब्राह्मण समाजावर मोठे उपकारच होतील त्याबरोबरच लुप्त होणाऱ्या आमच्या प्राचीन पंच देखील संरक्षण होईल चतुर्भुष न्यायरत्न वैष्णवांशी तर्क करण्यात मनोमन घाबरत होते जेथे कृष्णचूडामणीसारखे विद्वान पंडितही पराजित झाले आहेत तेथे संभावितपणे ही तीस दशा होऊ शकते ते म्हणाले हरिहर मी छतव छतम वेशात तेथे येईन तू अध्यापकाच्या रूपातच गाधिकाच्या गावी तरकाचा तर्काचा अग्निप्रज्वलित कर मग जे काही करायचे ते मी पाहून घेईन हरिहर म्हणाला मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करेन पुढच्या सोमवारी बंबम महादेव म्हणित त्या किनारी हल्ला चढवीन शेवटी विचार करता करता सोमवार येऊन ठेपला सुद्धा हरिहर कमलाकांत आणि सदाशिव नामक अध्यापकांना बरोबर घेऊन श्री चतुर्भुज न्यायरत्नांच्या घरी पोहोचले आणि तेथून गंगा पार करून गोद्रुमी पोहोचले संध्याकाळी चार वाजता ही मंडळी हरिबोल हरिबोल करीत दुर्वासांप्रमाणे माधवी मंडपात उपस्थित झाली अद्वैत त्यावेळी आपल्या कुटीत हरिणाम करीत बसले होते त्यांना पाहून ते आपल्या कुटीबाहेर आले आणि त्या लोकांना वेगवेगळी हरिहराने उत्तर दिले आम्ही वैष्णवांशी काही विषयांवर विचार विमर्श करण्याकरिता आलो आहोत अद्वैतदास म्हणाले इथले वैष्णव कुठल्याही विषयावर कुणाशीही वादविवाद करणे पसंत करीत नाहीत हो जर अगदी साधारणपणे आपण काही विचारू इच्छित असाल विचारू इच्छित असाल तर काही सांगितले जाऊ शकते त्या दिवशी एक अध्यापक काही जिज्ञासा करण्याच्या बहाण्याने बराच तर्कवितर्क करू लागले आणि शेवटी खूप दुःखी होऊन परतले असो मी परमहंस बाबाजीस विचारून उत्तर देतो असे म्हणून ते बाबाजींच्या कुटीत गेले आणि थोड्या वेळाने परतून मंडपात काही असणे घातली काही वेळातच परमहंस बाबाजी आपल्या भजनकुटीतून बाहेर येऊन मंडपात आले आणि सर्वप्रथम वृंदादेवीस दंडवत करून आगंतुक आलेल्या अध्यापकांना प्रणाम करीत मोठ्या नम्रतेने म्हणाले आम्ही आपली काय सेवा करू न्यायरत्न उत्तरले न्यायरत्न उत्तरले आम्हाला आपल्या एक दोन गोष्टी विचारायच्या आम्हाला आपल्याला एक दोन गोष्टी विचारायच्या आहेत आम्हाला त्यांचे उत्तर हवे आहे हे ऐकून परमहंस बाबाजींनी श्री वैष्णवदासास बोलावले वैष्णवदास बाबाजी त्यांची आज्ञा ऐकून लागोलाग तेथे उपस्थित झाले आणि परमहंस बाबाजी प्रणाम करीत त्यांच्याजवळ बसले बोलता बोलता एक छोटीशी सभा जमली सर्वजण बसल्यावर न्यायरत्नाने विचारले मी जाणू इच्छितो की वैष्णवधर्म पुरातन आहे की आधुनिक परमहंस बाबाजींची आज्ञा घेऊन वैष्णवदास शांत तरीही मोठ्या गंभीर स्वरात म्हणाले वैष्णवधर्म सनातन आणि नित्य आहे।, आहे एक प्रकारच्या वैष्णव धर्मात ब्रकार आणि निर्विशेष मानले जाते परंतु निराकार वस्तूची उपासना होत नाही म्हणून त्यात साधक सर्वप्रथम एक साकार रूपाची कल्पना करून त्याची उपासना करतो या उपासनेची आवश्यकता केवळ मात्र चित्तशुद्धीकरिता असते आणि चित्तशुद्धी झाल्यावर जेव्हा निराकार ब्रह्मज्ञान उदित होते तेव्हा पूर्वोक्त साकार उपासनेची आवश्यकताच राहत नाही राधाकृष्ण राम अथवा नृसिंह आदी सर्व रूपे मायेद्वारा कल्पित रूपे आहेत या कल्पित साकार रूपांची उपासना केल्याने ब्रम्हज्ञान होते या भावनेने जे लोक विष्णूची पूजा करतात तथा विष्णू मंत्राने उपासना करतात ते पंच उपासमध्ये पंच उपासकांमध्ये वैष्णव आहेत दुसऱ्या प्रकारच्या वैष्णवधर्मात भगवान विष्णू अथवा राम वा नित्य साकार परभ नित्य परब्रम नित्यसा परब्रम्ह मानले जाते यापैकी प्रत्येकाची उपासना त्यांच्या निर्दिष्ट मंत्रांनी केल्याने साधक आपल्या उपास्य रूपाचे नित्य ज्ञान आणि त्यांची कृपा प्राप्त करतो या मतानुसार निराकार मत मायावाद आहे या मतानुसार निराकार मत मायावाद आहे मायावाद शंकराचार्यांची भ्रांती आहे आता आपण हे सांगा की उपरोक्त दोन्ही प्रकारच्या वैष्णवधर्मात कुठला धर्म सनातन आणि नित्य आहे वैष्णवदास आपण शेवटी ज्या धर्माचा उल्लेख केलात तोच वैष्णवधर्म आहे तोच सनातन धर्म आहे पहिला धर्म केवळ नाममात्राचा वैष्णवधर्म आहे हा नित्य वैष्णवधर्माच्या प्रतिकूल अनित्य धर्म आहे ज्याचे उगमस्थान मायावाद आहे न्यायरत्न समजलो चैतन्य देवांनी ज्या मताचा प्रसार केला आपल्या मते तोच वैष्णव धर्म आहे केवळ राधाकृष्ण राम नृसिंह आदींची उपासना केल्यानेच वैष्णव होता येत नाही चैतन्य मतानुसार राधाकृष्ण आदींची उपासना केल्यानेच वैष्णव होता येते हाच आपला विचार आहे हो ना ठीक आहे खर हेच खरे परंतु या धर्मास आपण सनातन कसे काय म्हणू शकता वैष्णवदास वेदशास्त्रांमध्ये सर्व ठिकाणी पाच वैष्णव धर्मांची शिकवण दिली आहे समस्त स्मृतीशास्त्रांमध्ये वैष्णव धर्माचे गुणगाण करतात करत असत असतो कर समस्त आर्य इतिहास याच वैष्णव धर्माचे गुणगाण करत असतो न्यायरत्न चैतन्य देवांच्या जन्माची अजून दीडशे जन्माला अजून दीडशे वर्ष पूर्ण झाली नाहीत आणि जर तेच या मताचे मूळ प्रवर्तक आहेत तर हे मत सनातन कसे काय असू शकते वैष्णवदास जीव ज्यावेळी उत्पन्न झाला त्याच वेळी वैष्णवधर्म सुद्धा प्रकटीत झाला आणि जीवाच्या कुठल्याच जडियकाला तारंभ नाही जीवाचा कुठल्याच जडियकाला तारंभ नाही तारं म्हणून जीव अनादी आहे आणि त्याचा धर्म देखील ज्या सजैवधर्म अथवा वैष्णवधर्म म्हणतात तोही अनादी आहे ब्रह्मा सर्वात आधी पहिला जीव ब्रह्मा आहे ब्रह्माचा उत्पन्न होण्याबरोबरच वैष्णवधर्माची आधारभूत असलेल्या व वैष्णवधर्माच्या आधारभूत असलेल्या वेदवाणींचा प्रकाश होतो त्या वेदवाणींना चतुश्लोकी देखील म्हणतात मुंडक उपनिषदात असे लिहिले आहे ब्रह्मदेवान प्रथम संभभुव विश्वस कर्ता भुवन्य गोप्ता सब्रहविद्या सर्विद्या प्रतिष्ठा अथर्वाय ज्येष्ठ पुय प्राह ही ब्रह्मविद्या काय शिकवत येते हे ऋग्वेसहिता मध्ये पहा तद विष्ण तदो विष्ण परमपदं सदा पश्यती सूरय दिविव चुरात कठोपनिष्ठातही म्हटले आहे विष्णुरियत परमपद श्वेताश्वे तर उपनिषितातही मध्येही लिहिले आहे एम सदे भगवान वरण्यो योनी स्वभाव नदी तिष्ठते कैतिरी योपनिषिदातही म्हटले आहे सत्यम ज्ञान मनात मन ब्रह्म यो वेद निहितम गुहयाम परमे व्य व्यम व्योमनम स्यो अश्रुते सर्वान कामान सह ब्राह्मणा विपक्षिता न्यायरत्न आपण ज्या ह परमपदम या वेदवाणीद्वारे वैष्णवधर्मागीत करीत आहात ती मायावादाच्या अंतर्गत वैष्णवधर्माकरिता नाही असे आपण कसे म्हणू शकता वैष्णवदास मायाैष्णव धर्मात नित्य अनुगत्य ठेवत नाहीत माया नित्य अनुगत्य ठेवित नाहीत ज्ञान प्राप्त झाल्यावर यामुळे साधक स्वयं ब्रो ब्रह्म झाल्यावर मग अनुगत्य धर्मच कुठे राहिला परंतु शास्त्र सांगतात न्यायामात्मा प्रवचनेन लभ्योन मेधयान भुहान बहुणाश्रुतेन ये मय वैश वृणुते ते लभ्यस्त्यशेष आत्मा विणु विवृणुते वी तणू स्वाम अणुगत्य धर्मच एकमात्र धर्म आहे त्याद्वारे परब्रह्माची कृपा झाल्यावर परब्रह्माचे नित्यरूप दर्शन करता येऊ शकते ब्रह्मज्ञानाने त्या नित्यरूपाचे दर्शन होत नाही याच दृढ याच सुदृ वेदवाक्याने शुद्ध वैष्णवधर्माद मूलत ज्या श्रीमान महाप्रभूंनी दिली आहे तोच वैष्णवधर्म आहे यात संदेह करण्याचे काहीच कारण नाही न्यायरत्न समस्त शास्त्रांचे मूळ तात्पर्य कृष्णभजन आहे ब्रह्मज्ञान नाही वेदांमध्ये अशा प्रकारचे मंत्र आढळतात का वैष्णवदास रसो अर्थात श्याम शबलम प्रपद्ये शबला अशा प्रकारे अनेक वेदमंत्रांनी कृष्णभजनच निर्दिष्ट केले आहे न्यायरत्न वेदांमध्ये कृष्णनामाचा उल्लेख कोठे आढळतो का वैष्णवदास श्याम शब्दाने कृष्ण क्रिश्न शब्दाचा कृष्णाचा बोध होत नाही का अपश्यम गोपाणी पद्यमानमा इत्यादी वेदमंत्रामध्ये कृष्णाचाच क्रिश्ना, कृष्णाचाच उल्लेख केलेला आहे न्यायरत्न या मंत्रामध्ये कृष्णाचे नाव स्पष्टपणे आढळत नाही आपण ओढून ताडून तो अर्थ लावण्याचा प्रयत्न का करीत आहात वैष्णवदासल तर दिसेल की सर्व विषयांच्या संदर्भात वेद अशाच प्रकारच्या वाक्यांचा प्रयोग करतात आमच्या प्रधान प्रधान ऋषी मुनी या वेदमंत्राचे जे अर्थनिरूपण केले आहे आम्हाला ते सर्वच स्वीकारायला हवे न्यायरत्न आता वैष्णव धर्माचा इतिहास सांगा वैष्णवदास मी आधीच म्हंटले आहे की वैष्णव धर्म जीवांच्या उत्पत्ती सोबतच उदित झाला आहे प्रथम वैष्णव आह, वैष्णव आहेत ब्रह्मा श्री महादेव वैष्णव आहेत समस्त प्रजापती वैष्णव आहेत ब्रह्माचे मानसपुत्र नारदमुनी वैष्णव आहेत आता यावरून हे स्पष्टपणे प्रतीत होते की वैष्णवधर्म सृष्टीच्या आधी चालत आलेला आहे हा काही आधुनिक धर्म नाही खरेतर सर्व जीव निर्गुण प्रवृत्ती प्रकृतीचे नसतात त्या जीवाची प्रकृती जितकी निर्गुण असेल तो तितकाच उत्तम कोटीचा वैष्णव असतो महाभारत रामायण आणि पुराणच आर्य समाजाचे पार पा प्रा प्रारंभिक इतिहास ग्रंथ आहेत या समस्त ग्रंथामध्ये वैष्णवधर्माची उत्कर्षताच प्रतिपादित केलेली आहे आपण सृष्टीच्या आधी काळी वैष्णवधर्म पाहिला त्यानंतर ध्रुव आणि प्रल्हादांना आपण पाहतो हे दोघेही शुद्ध वैष्णव आहेत त्यांचे काळी आणखी हजारो हजारो वैष्णव होते ज्यांच्या संबंधात कुठेच कसलाच उल्लेख मिळत नाही याचे कारण असे आहे की इतिहासात केवळ प्रमुख प्रमुख व्यक्तींचीच नावे उल्लेखित असतात साधारण लोकांच्या नावांना तेथे स्थान नसते ध्रुव मनुचे पुत्र आहेत आणि प्रल्हाद कश्यप प्रजापतींचे पौत्र नातू आहेत हे सगळे अत्यंत आधी कालापासून आहेत यात काहीच संशय नाही म्हणूनच आपण इतिहासाच्या प्रारंभिक काळापासून इतिहासाच्या काळापासूनच वैष्णव धर्मास लक्ष करीत आहात यानंतर सूर्यवंशी चंद्रवंशी सूर्यवंशी आणि चंद्रवंशी राजगण आणि उत्तमोत्तम मुनिजण तथा ऋषीगण सगळेच वैष्णव होते सत्य त्रेता आणि द्वापार या तीन युगांमध्ये पण वैष्णव धर्माचा उल्लेख पूर्णपणे दिसून येतो कलियुगातसुद्धा दक्षिण भारतात श्री रामानुज श्री मध्वाचार्य आणि श्री विष्णू स्वामी तथा पश्चिम भारतात निम्बादित्य स्वामींनी हजारो हजारो मनुष्यांना विशुद्ध वैष्णवधर्मात दीक्षित केले आहे माझ्या मते त्या लोकांच्या कृपेनेच भारतवर्षातील अर्धे अधिक मनुष्य मायासागरातून पार होऊन भगवतजनात प्रवृत्त झाले आहेत बंगालदेशातच पहाणा माझे प्राणेश्वर श्री सचिनंदनांनी न जाणो कितीतरी दिनहीन आणि पतितांचा उद्धार केला आहे हे ऐकून पाहूनही वैष्णव धर्माचे महात्मे आपल्याला पटत नाही का रत्न ठीक आहे परंतु प्रल्हादानी कशाच्या आधारावर वैष्णव प्रल्हादांना कशाच्या आधारावर वैष्णव म्हंटले जावे वैष्णवदास शास्त्रांच्या आधारे म्हटले जाऊ शकते शंडा प्रल्हादास मायावादाने दूषित ब्रम्हज्ञानाची शिकवण देऊ इच्छित होते परंतु प्रल्हादाने ती शिकवणूक ग्रहण न करता भगवननामासच समस्त शिकवणुकींचे सार मानले होते म्हणून ते निरंतर मोठ्या प्रेमाने भगवननाम करीत असत अशा अवस्थेत प्रल्हाद एक शुद्ध वैष्णव होते या संदेहच काय उरला यथार्थ गोष्ट तर ही आहे की जोपर्यंत बुद्धी थोडी निरपेक्ष आणि सूक्ष्म नसते तोपर्यंत शास्त्रांचे गुण तात्पर्य समजणे कठीण आहे न्यायरत्न जर वैष्णवधर्म अशाच प्रकारे नित्य चाललेला आहे मग चैतन्य महाप्रभूंनी अशी कोणती शिकवण दिली आहे ज्यामुळे ते विशेष श्रद्धेचे पात्र झाले आहेत वैष्णवदास वैष्णवधर्म कमळाच्या सुमणाप्रमाणे वेळेनुसार क्रमशः उमलत आला आहे प्रथम कळीच्या रूपात होता मग थोडासा विकसित झाल्यासारखा दिसला आणि शेवटी पूर्णपणे विकसित होऊन आपल्या सौरभास सुगंधास चारही दिशात पसरवित जीवांना आकृष्ट करू लागला समयी भगवत ज्ञान मायाविज्ञान भक्ती साधन आणि प्रेमजीवांच्या हृदयात चतुर्श्लोकीच्या रूपात व्यक्त झाले वैष्णव धर्माचा अंकुरीत हा अंकुरीत होण्याचा काळ आहे प्रल्हादाच्या समयी कळीच्या रूपात व्यक्त झाला आहे क्रमशः बेद व्यास या काही काही विकसित रूपात दिसू लागल्या पुष्प आणि महाप्रभूंच्या वेळेस महाप्रभूंच्या काळी हे अर्धविकसित पुष्प पूर्ण विकसित होऊन आपल्या सौरभाने जगतास आकृष्ट करू लागले आहे नामप्रेम वैष्णवधर्माचा अत्यंत निघूढ भाव आहे ज्यास महाप्रभूंनी जगतातील जीवनकरिता प्रकाशित केला आहे श्री नामसंकीर्तन परम अमूल्य आणि अतिशय आदरयुक्त वस्तु आहे या उपदेशास कधी कुणी प्रकाशित केले होते का यद्यपि हा उपदेश शास्त्रामध्ये आधी देखील वर्तमान होता तरीही जीवांसमोर ज्वलंत आदर्शाच्या रूपात प्रकाशित नव्हता ज्यामुळे साधारण जीव आपल्या जीवनात आचरण्याची प्रेरणा प्राप्त करू शकले शकले असते श्रीमन महाप्रभूंच्या पूर्वी प्रेमरसाचे भांडार अशा प्रकारे साधारण जीवांमध्ये कधी कुणी लुटवले होते का न्यायरत्न ठीक आहे जर कीर्तन इतकेच उपकारी आहे तर पंडित मंडळींमध्ये याचा आदर का नाही वैष्णवदास आजकाल पंडित शब्दाचा अर्थ विपरीत लावला जात आहे संपूर्ण शास्त्रामध्ये पारदर्शी बुद्धीला पंडा म्हटले जाते अशा बुद्धियुक्त व्यक्तीस पंडित म्हणू शकतो पंडित शब्दाचा यथार्थ अर्थ हा आहे हा पंडित शब्दाचा हाच यथार्थ अर्थ आहे परंतु आजकाल थोडेफार संस्कृत भाषेचे अध्ययन करून न्याय आणि स्मृती आदी शास्त्राचे लोकरंजनपूर्वक अर्थ करणारे अथवा निरर्थक युक्तिजालाचा विस्तार करणारेच पंडित म्हणविले जातात असे पंडित कशा प्रकारे धर्माचे तात्पर्य आणि शास्त्राचे वास्तविक अर्थ समजू वा समजावू शकतील निरपेक्षा शास्त्राचे निरपेक्षास्त्रांचे अध्ययन केल्याने जे फळ प्राप्त होते ते, ते शुष्कतर्कवितर्कांनी थोडेच प्राप्त करता येते खरी गोष्ट तर ही आहे की व्यर्थवितंटवादाने व्यर्थवितंडवादाने जे आपल्यास आणि दुसऱ्यास वंचित करण्यात पट वंचित करण्यात पटू असतात असे वंचकच कलयुगात पंडित असतात अशा पंडित मंडळींमध्ये घटपट संबंधी तर्कज सर्वदा होत असतात तेथे वस्तूज्ञान संबंध ज्ञान तत्व जीवान चे चरम चरमपर प्रयोजन तथा त्याच्या प्राप्तीचे उपाय याविषयी संबंधी कधीच कुठलीच चर्चा होत नाही जोपर्यंत तत्वाचे यथार्थ विवेचन होत नाही तोपर्यंत प्रेम आणि संकीर्तन काय वस्तू आहे हे कसे जानता ही शकते